करुणा देवी प्रकरण साचवे सासू सासऱ्यांची समाधी वाचक विद्या पाटील दुष्काळ संपला देवाला करुणा आली आकाश भरभरून आले पाऊस मुसळधार पडला तहान गेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली नद्या नाले भरले वापी तडाख भरले लोकांची हृदय आनंदाने भरली राजा यशोधराने दुसऱ्या देशातून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत पुरविले पृथ्वी हिरवी दिसू लागली गायी गुरे चरू लागली परागंदा पाखरे पुन्हा येऊ लागली गाऊ लागली शेतकरी शेतात दिसू लागले लवकर येणारे धान्य पेरले गेले बाजरी मकली गेली सुबद्दल करुणा सासू सासऱ्यास आता पोटभर जेवण वाढले त्यांचे पायचे तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या एक मामंजीच्या खाली तिने घातली एक सासूबाईंच्या ती म्हाताऱ्यांची दाई बनली आई बनली परंतु ती पिकली पाने गळणार असे आता दिसू लागले सासूबाई एके दिवशी अंग धुवून येत होत्या तो त्या धपकण पडल्या करुणा त्यावेळेस घरात नव्हती सासरणे उठून सावित्रीबाई घरात आणली परंतु सावित्रीबाई शुद्ध येईना दुपारी करुणा घरी आली तो हा प्रकार ती धावत प्रेमानंदाकडे गेली प्रेमानंद कसली मुळी घेऊन आला एक मात्रा घेऊन आला परंतु कशाचा उपयोग नव्हता सासूबाई देवाघरी निघून गेल्या हो होत्या आता वृद्ध सुखदेव राहिले तेही जणू आपली वाट पाहत होते ती गेली आता मलाही बोलावणी येईल करुणे तुचा तुला देव आहे शिरीष तुला भेटेल निराश नको होत खोट्या नाही होणार ते करुणे म्हणत एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले जरा छतीत कळ आली आणि सारे खलास सासू सासरे दोघे गेले करुणा एकटी राहिली ती कर्तव्यापातून मुक्त झाली होती जी शपथ तिने घेतली होती तिने अक्षरशः पाळली होती परंतु अद्याप एक कर्तव्य राहिले होते शेवटचे कर्तव्य त्या काळात मृतांच्या अस्थिंवर लहानशी चार दगडांची समाधी बांधण्याची प्रथा होती राजे महाराजे प्रचंड समाधी बांधी गोर गरीब चार दगड तरी उभारी जिथे मृतांना जळले पुरले त्या जागेवर पाय पडू नयेत म्हणून ही व्यवस्था गावोगाव अश्या लहान मोठ्या समाध्या दिसत असत चबुतरे दिसत असत कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या परंतु करुणा कशी बांधार समाध्या ती गरीब होती राहते घरही गहान होते कुठून मिळणार कर्ज मोल मजुरीतून कितीचे उरणार ते किती पुरणार अश्रूंची बांधता आली असती तर अमर समाधी तिने बांधली असती मोत्यांसारखे अश्रू परंतु त्यांची कशी बांधार समाधी अश्रूंची आरसपाडी समाधी हृदयांगरात बांधता येईल परंतु जगाच्या अंगणात दगडधोंड्यांची समाधी हवी करुणेने निश्चय केला दगड दगडभोंड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला दिवसभर ती पोटासाठी काम करी परंतु रात्री ती मोकळी असे ती रात्री उठे जंगलातून रानातून हिंडे सुरेख दगड गोळा करीत हिंडे गुळगुळीत चपटे दगड तिला भीती वाटत नसे अस्वल लांडग्यांची तरसवाघांची तिला भीती वाटत नसे भूताकितांची खबीर संबंधांची तिला भीती वाटत नसे एखादा सुरेखचा सा दगड सापडला की तिला आनंद होईल कधी कधी चादणे असावे आणि त्या चा करुणा दगड वेची हिंडे ठकून बागून चादण्यात उशेला दगड घेऊन ती रानात नेसे चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी। वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूचे दो पाणी घालून तिला उठवी पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाईल दगड बरेच जमा झाले डोन लांबे चौुतरे आता बांधता येणेला वाटले तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला तिने माती तुडविली मातीत भाताचा होसा वगैरे तिने घातला होता गारा पक्का होऊ दे आज रात्री समाध्या बांधण्याचा आरंभ ती करणार होती दोन्ही समाध्यांचा एकदम आरंभ ती एक दगड सासराच्या समाधीसाठी लावी दुसरा सासूच्या दोन्ही समाध्या एकदम पुऱ्या झाल्या पाहिजेत तोंडाने गाणी म्हणत होती तन्मय झाली होती एका रात्री ते काम थोडेच पुरे होणार दोन तीन रात्री गेल्या अद्याप समाध्या अपुऱ्या होत्या दगड कमी पडणार वाटते त्या रात्री करुणा सारखे बांधकाम करीत होते दगड संपले आज काम पुरे करायचे असे तिने ठरविले होते ती दगड धुंडीत निघाली सापडला की ती आणी होती परंतु थकली त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी येऊन पडली कर्तव्य परायण करुणा ती गाड झोपेत होती की बेशुद्ध अवस्थेत होती बेशुद्ध नाही झोप आहे श्वास चालला आहे झोप हो करुणे भू मांडीवर जरा झोप धरित्री आई तुझे काम पुरे करील ती धावून येईल आणि खरेच धरित्री माता आली मुलीच्या मदतीला आली सीता देवी धरणारी माता आली करुणेच्या स्वप्नात धरित्री माता आली व म्हणाली धन्य आहेस तू तु। तुझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही आजपर्यंत किती श्रमलीस कष्टलीस झोप होत तु। तुझ्या समाध्या मी पुऱ्या मी नागोबा व वाघोबा यांना सांगते की जारी त्या समाध्या नीट बांधा सुंदर बांधा करूने, तू सकाळी उठशील तेव्हा समाध्या बांधलेल्या असतील चिंता नको करू झोप माझ्या मांडीवर झोप आणि खरेस नागोबा व वा वाघोबा आले त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले वाघाने दगडावर अंग घासून ते आरशासारखे गुळगुळीत केले नागोबा लांब होई व मोजबाब करी अंगाचा गुन्ह्या करी नागोबा कशा आकाराच्या बांधाव्या रे वाघोबा कमळाकृती बांधाव्या अष्टपत्री बांधाव्या जणू भू मातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाशानमय कमळे मनोवर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व गेले त्या समाध्यांची वृक्ष वेळींनी पूजा केली वाराने स्तुती स्तोत्रे म्हटले त्या समाध्यांची निसर्गाने पहिली पूजा केली उजाडणे दिशा फाकल्या सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली जणू प्रेमळ पित्याने जागे केले करुणा उठली जणू स्वप्न सृष्टीतून उठली तिचे हृदय आनंदाने सुखाने भरून आले होते जणू ती माहेरून आली होती आईचा हात अंगावरून फिरून आली होती ती समोर पाहू लागली तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या आजूबाजूस एवढीही गाण नाही दगडधोंडा उरलेला नाही मातीचा गारा पडलेला नाही सारे स्वच्छ व सुंदर ती अनिमिष नेत्राने समाजांकडे पाहत होती खरेच का भूमातेने या पुऱ्या केल्या तिने त्या समाधास हात लावला तो त्या खऱ्या होत्या स्वप्न नाही भ्रम नाही तिने त्या समाध्यांना प्रदक्षिणा घातल्या आणखी रानफुले घेऊन आली पिवळी निळी पांढरी फुले वेली गुंफून तिने माळा केल्या त्या समाध्यांवर प्रणाम केला आणि ती निघाली तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते कोणाला सांगू हा आनंद कोणाला दाखवू हा आनंद मी एकटी कशी भोगू शिरीष कोठेरे आहेस तू ये ये तुझा हात धरून तुला तिकडे नेते परंतु श्रीष लाम, लाम, शेक्रो कोस दूर होता परंतु श्रीषचा मित्र आहे प्रेमानंद आहे करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न बदनाने निघाली दुःखी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का लोकांस कळेना स्त्री पुरुष पाहत होते प्रेमानंद करुणेने हाका मारल्या काय करुणे प्रेमानंद आनंदाची वार्ता मी त्या दोन समाध्या बांधित होते ना त्या अकस्मात रात्री पुऱ्या झाल्या मला रात्री तेथे ते झोप लागली स्वप्नात भूम आता आली व म्हणाली रडू नको नीज माझे नागोबा व वा वाघोबा तुझे काम पुरे करतील प्रेमानंद खरेच पुरे झाले आहेत सुंदर समाध्या येता बघायला चला प्रेमानंद निघाला गावात सर्वत्र ही बातमी गेली सारा गाव निघाला स्त्री पुरुष लहान थोर सर्व निघाले जणू मोठा उत्सवच होता सर्व मंडळी त्या ठिकाणी आली त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले सर्वांनी त्या समाधांवर फुले उधळली धन्य आहे ही करुणा असे सारे म्हणाले करुणेचे कौतुक करीत गाव माघरा गेला करुणा एकटीच हळूहळू घरी आली ती एकटी बसली होती आयाबाया आल्या तिच्या भोवती जमल्या तिची स्तुती करू लागल्या ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते करुणेला आता काही कमी पडत नसे सावकरने तिचे घर तिला दिले मळा घेतला होता त्याने तो परत दिला कोणी तिला सुंदर रेश्मी वस्त्रे भेट म्हणून आणून देत कोणी अलंकार अर्पी कोणी बायका आपली मुली आणी व तिच्या पायावर झाली करुणा अंबरगावची जणू देवता बनली परंतु देवता दुःखीच होती देवतेचा देव कुठे होता शिरीष कोठे आहे शिरीष जुन्या बागेतील शिरीष वृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे फुलांना सांगा रे कोठे आहे तो तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे प्रेमळ कोमल आहे परंतु आज तो दगडासारखा झाला सरका झाला शिरीष नेरे मला भेट मला तू म्हणाला होतास की तुझे प्रेम मला खेचून आणल का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणत नाही माझे प्रेम कमी का पडते शिरीषच्या फुलांना तुम्ही मला प्रिय आहात कारण शिरीष चे नाव तुम्हाला आहे त्याने माझ्या केसात शिरीष फुलच जाताना खोले होते एके दिवशी रात्री करुणा एकटीच त्या समाजाजवळ बसली होती विचारात रंगली होती तिने शेवटी त्या प्रार्थना केली पवित्र आत्म्यांना प्रेमळ आत्म्यांनो मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल कधी कंटळले नसेल कर्तव्या टंगळ मंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटावा श्री जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की जा करुणा रडत आहे तिला जाऊन भेट पवित्र आत्म्यांना या मुलीची ही प्रार्थना पूरी करा समाधांना फुले वाहून ती घरी आली ती अंथुणावर पडली शांत झोपली जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल या विश्वासाने ती झोपली होती दिवसात अशी शांत झोप तिला लागली नव्हती आणि पहाटे तिला स्वप्न पडले सासू सासरे शिरीषला हाताला धरून आणत आहेत असे तिने पाहिले ती लाजली आणि स्वप्न भंगले प्रेमात रंगलेले स्वप्न भंगले परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात